आणि विद्या सकाळ पण हा विचार चालत राहून सुद्धा सांगणाऱ्या सह ऐकणाऱ्याला किती कळेल याबद्दल शंका आहे ते तो पुरुष सर्वरूप परमात्मा आहे असे मानले तर जमते तसेच म्हणून जे हे विणेवर गाणे म्हणतात ते या पुरुषालाच गातात म्हणून ते द्रव्यवान होतात या श्रुतीत लोकांमधील गाण्यात हात गायला जातो असे म्हटले आहे एकूण काय या सगळ्याचं तात्पर्य जिथे जिथे जे जे काही घडतं त्या सगळ्याला कारण ब्रह्मच आहे ब्रह्म सर्वांचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे एवढं सगळं तात्पर्य यामध्ये सगळं तात्पर्य एवढंच आहे की ब्रह्म हे सर्वाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे आता एक आता आपला इंटरेस्टचा एक विषय आहे आता त्याची दाढी सोन्याची आहे वगैरे स्थितीमध्ये केलेलं वर्णन परमात्म्याशी जमत नाही हे जे तुझं म्हणणं आहे त्यावर आमच्या उत्तर असे की उपासना करणाऱ्यावर कृपा करण्यासाठी परमेश्वर जरूर ते मायारूप धारण करू शकतो हे एक सगळ्यांना मोठं काय आहे भावाबळे आकडे एरवी नाकळे भावे विणं भक्ती बळीविणे शक्ती बरो हे आपल्याला उपयोगी पडणारी गोष्ट आहे हे नारदा जो मी तुला दिसतो तो मी उत्पन्न केलेली माया असे समज पण सर्व भूतांचे गुण माझ्यामध्ये आहेत अशा बुद्धेने मात्र मला समजू नकोस आता त्यात फरक सांगून ठेवला की भक्ताच्या अनुग्रहासाठी ईश्वर कोणतंही अपेक्षित रूप घेऊ शकतो पण ईश्वराचं शरीर म्हणजे अवताराचं शरीर आणि सामान्य माणसाचं शरीर यामध्ये फार फार अंतर आहे म्हणून सामान्य माणसाच्या शरीरासारखं भगवान श्रीकृष्णाचं रामाचं शरीर नसतं एवढं यातून तात्पर्य आणि जो रामाचं शरीर सामान्य माणसाच्या शरीरासारखं समजतो तो त्याची असूया करतो आणि जो रामाची असूया करतो त्याला भगवद्गीता शिकवू नये आता एकदम मी ताणत नाही कुठल्या कुठे पण अठराव्या अर्ध्यामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले की ही गीता सांग सांग कोणा सांगू नको कोणाला तर जो माझी असूया करतो जो भक्त नाही त्याला ही गीता सांगू नको आता असूया शब्दाचा अर्थ असा होतो की कि श्रीकृष्णाला किंवा श्रीरामाला जो माणूस समजतो तो त्याची असूया करतो आणि रामाला आणि कृष्णाला जे माणूस समजतात त्यांना भगवद्गीता किंवा वेदांताचं तत्त्वज्ञान सांगू नये का सांगू नये तर माणसासारखा दिसणाऱ्या माणसावर श्रद्धा असण्याची शक्यता नाही म्हणून त्यांची शरीर अपूर्व शरीर आहे भगवान श्री कृष्णाने सबंध लढाईमध्ये कुठेही अंगावर चिलखत घातलेलं नाही कवच नाही कुंडल नाही चिलखत नाही का हे नाही तसाचा तसा बसलेला मग एकही बाण पडला नाही का बरं अंगावर एकही बाण नाही असं का झालं एकच कारण आहे त्याचं शरीर हे बाकीच्या शरीरासारखं नाही त्याला एक कथा सांगितली की एका ऋषीने त्याला अंगाला सर्व थपायला एक लेप दिला आणि लेप दिल्यामुळे त्याचा अंग फक्त तळव्यावर लावायचं विसरला आणि म्हणून शेवटी व्याधाने नेमकं तळव्यावर पाण मारला इत्यादी इत्यादी कथा ज्या त्या कथा भागातलं कौतुक आपण सोडून घ्या कौतुकाचा कौतु विषय पहिले सोडला तरी त्याचं शरीर हे माणसाच्या शहरासारखं नसतं एवढा नेहमी आता रामरावणाच्या लढाईमध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलंय की रामाचं शरीर पलाश पुष्पाप्रमाणे शोभत होतं पलाश पुष्प म्हणजे कसं पळसाचा फुल आणि पळसाचा फुल लाल असतं त्याचा अर्थ असा की रामाच्या अंगातून सुद्धा रक्त येत होतं आता असं कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येतात पण पर असं परस्पर विरोधी स्टेटमेंट जरी झाले तरी शास्त्रमाता सांगतं की अवतारांची जी शरं असतात ते अवतारांची शररं सामान्य माणसाच्या शरीरासारखी नसतात आणि हे सांगण्याचं मुख्य कारण त्यांना माणूस समजू नये आणि त्यांना माणूस समजून त्यांचे असेसमेंट करू नये त्याने असं कसं केलं त्याला हे शोभलं का त्याला हे बरं दिसलं का अशा पद्धतीचे रामाच्या बाबतीतले विचार आहेत ते रामाच्या बाबतीतले विचार जो करतो त्याला वेदांतशास्त्र अध्यात्मशास्त्र भक्तिशास्त्र का हीही कळण्याची शक्यता नाही आणि त्याला जो सांगतो तो भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्या स्वरूपाला येऊन मिळणार नाही हा छान ना विचार आहे सांगितलं एक अर्जुनाला की अशा पद्धतीचे जे आहे जे माझ्या असूया करत नाही ते माझं भक्त आहे त्यांना जो भगवद्गीतेचं शास्त्र सांगतो तो मला अतिशय प्रिय असल्यामुळे माझ्या स्वरूपाला येऊन मिळेल पण जो अभक्तामध्ये सांगतो तो मात्र मला प्रिय असणार नाही म्हणून कोणाला गोळा करून बळजबरींनी काही सांगू नाही त्यातलं एक तात्पर्य नाही चार माणसांना गोळा करून बळजबरी मी चल तुला वेदांत सांगतो असं चुकून सुद्धा सांगू नये आणि असं मी सांगितलं तर भगवान श्रीकृष्णाला मी आवडणार नहीं अक्षल किसी हंस आती हौसे का भागप निकोस ब्रह्म शब्द स्पर्श रूप व नाश रहित है शब्द नहींपर्श नहीं क्या नहीं? रूप नहीं आश नहीं अस्त्र निर्गुणा सन्दर्भ में बरबर है परंतु निर्गुण परमत्मा सर्वान्च कारण आने सोई सा विकार स्वीकारू शकोते विकार स्वीकारू शको शरीर स्वीकारू शकतो प्रपंचा प्रपंच करू शकतो सीता केल्यानंतर शोक करू शकतो त्या शोकापाई विलीनं वृक्षलाताना आलिंगनं देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी तर करू शकतो पण हे सगळं त्याने स्वीकारलेलं आहे प्रत्यक्षात त्याच्या ठिकाणी हे नाही अशा पद्धतीने आम्ही समजून घेतलं की आमच्या भक्तीला एक वेगळ्याच प्रकारचा उठाव ज्याला म्हणतात तसा उठाव येतो थांबूया जय या। या। devaraya ramraya kallan keri ramraya ramraya kallan keri ramraya janahita divari janahita divari janahita लाच्छी yeah. या Eat it. कठीण त्यावरी कठीण सी झाले कठीण ती त्यावरी कठीण सी झाले कठीण काढलं की काय शल्लक राहत चैतन्य तिथे जे आहेत ती सारखीच आहे चैतन्यात फरक नाही अद्वैतावर विचारण न कश्चित कर्म कोणते वेगळे ब्रह्मसूत्रात कर्माचा द्वेषच आहे काय लागे शब्द नाही ब्रम्हात कर्मकांडाचं काय आहे द्वेषच आहे आणि द्वेष याचं कारण आहे की त्या उंचीवर कोचल्यानंतर ते टाकावं हे त्याच्यात अपेक्षा आहे ते काय होऊ पुन्हा पिंजरा तयार होऊ नये फार झपावं लागतं ह्या क्षेत्रात पिंजऱ्यांना फार झपावं लागतं आणि आम्ही एखाद्या पिंजऱ्यामध्ये इतका गोड वाटतो आणि तोच पिंजरा गोड वाटला की पुढचा जे आयुष्य काय म्हणतात त्याला झेप घेण्याचं आकाशात व्यंगम सारखं झेप घेण्याचं सा जे आयुष्य ते आयुष्य कळतच नाही का पिंजरा गोड वाटतो अशा अनेकांचे कधी आहेत पोपट बाहेर सोडले तरी पुन्हा आत येऊन बसतात बाहेर सोडले तरी पुन्हा आत येऊन बसतात कारण आई तर खायला असं जसं होतं तसंच तुमचं आमचं होण्याची शक्यता असते काही पिंजरे इतके गोड आहेत हा से एक पिंजरा आहे समोरच आहे माया वेदांत शास्त्राचा एक पिंजरा उपासनेचा दुसरा पिंजरा कर्माचा तिसरा पिंजरा हे तिन्ही जे तिन्ही आहेत आणि तिन्ही साधना इथं पण लक्षात येत नाही तोपर्यंत तो तो कर्माला साध्याचा दर्जा आला की पिंजरा झालाच साध्याचा दर्जा आला की तो पिंजरा आणि या वेदांताला साध्याचा दर्जा आला की तो पिंजरा होऊन झाला म्हणून उन तिन्ही बाहेर जो पडतो त्याला मुक्त असं म्हणतात आणि हे जो पण करत नाही तो पण एखाद्या पिंजऱ्यामध्ये रमायला रंगायला होतं ही सूचना सर्वत्र सर्वाने सार्थक्याने दिलेली आहे तरी आम्हाला पिंजरा सोडावा असं वाटत नाही कारणाने आनंदमयुव येतो त्याच्या संयोग विलिरीकरण आहे ना तर संयोगजन्य हो संबंध आपण फारवाच पाहिलाय मग त्यामध्ये सुद्धा संयोग कसा कोणत्या सत्तेतला आहे समान सत्तेतलाच आहे दोन सावयव पदार्थांचा संयोग होतो तसा दोन निरो पदार्थांचा स्वसंयोग होतो पण हे दोन नाहीत दोन नाहीत काय आहेत से एक आहेत आता आकाश झाला म्हणून आपण स्पेस आता सज्जनगडावरची स्पेस आणि दिल्लीतली स्पेस काय वेगळी ग समजा मी इथून दिल्लीला चालत गेलो तर सज्जनगडावरची स्पेस दिल्लीला घेऊन जाईल का सज्जनगडावरची स्पेस दिल्लीला देणार नाही एका वेळेस हवा दिलेला मिईन शक्य आहे पण दिल्लीला गेल्यानंतर सज्जन गडाच्या हवेचा मागमोस सुद्धा राहणार नाही का आता ते प्रकरण सगळं वेगळं आहे पण स्पेस मात्र मात्र इकडची तिकडे नेता येत नाही स्पेस जशी सगळीकडे तीच तीच आणि तीच तसं ब्रह्म सगळीकडे तेच तेच आणि तेच म्हणून दोन सारख्या पदार्थांचा संयोग होणं शक्य म्हणजे एकमेकात विलीन होणं शक्य जीव हाही चेतन आहे ब्रह्म हेही चेतन आहे एकाची उपाधी काढली की दुसरा आपोआपच जसा असायचा तसाच आहे बोलचा जसा असायचा तसाच आहे म्हणून ध्यानाने काय व्हायचं असतं नामाने काय व्हायचं असतं ध्यानाने उपाधीचा निराश झाला पाहिजे नामाने उपाधीचा नराश झाला पाहिजे योगाने उपाधीचा नाराज झाला पाहिजे चिंतनाने उपाधीचा नराश झाला पाहिजे जे साधन असेल त्या साधनाने उपाधीचा निराश झाला तरच जीव आणि ब्रह्म यांचं आणि उपाधीचा नाराज नाही झाला तर बरावा अध्यात उभी आहे कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाहिजे आता कीर्तन हे उपासण्याचं साधन आहे त्या कीर्तना उपासण्याच्या साधनामध्ये एक गोष्ट आपल्या समोर त्याने मांडले कैसे माझ्या गुणी झाले माझ्या गुणानुवादामध्ये हे कसे रमले त्यामध्ये इतके गुंगून गेले देश विसरले काल विसरले मी कुठे कीर्तन करतोय ते विसरले मी किती वेळ कीर्तन करतोय ते विसरले याचा अर्थ देश परिच्छिन्नत्व गेलं काल परिच्छिन्नत्व गेलं वस्तु परिच्छिन्नत्व गेलं आणि परिच्छिन्नत्व गेलं तिथे अपरिछिन्न व्यापक सत्य झालं म्हणून जे भक्तीने होतं तेच ज्ञानाने होतं जे ज्ञानाने होतं तेच भक्तीने होतं ते दोघामध्ये कोणालाही सवलत नाही हे आग्रहपूर्वक मी सातत्याने सांगत असतो की कोणत्याही साधनेमध्ये सवलत नाही ती उंची गाठण्याची आवश्यकता आहे एव्हरेस्ट आहे माउंट एव्हरेस्ट दक्षिणेकडून चढा उत्तरेकडून चढा पूर्वेकडून चढा पश्चिमेकडून चढा उंची कमी होते का उंची नाही कमी होणार त्याची उंची कमी होणार मी दुर्बळ आहे म्हणून त्याने खाली व्हावं हे जमायचं नाही आणि ते जर खाली झालं तर ते सज्जनगडचं शिखर होईल हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर असणार नाही आता तुम्ही सज्जनगडच्या शिखराला हिमालय म्हटलं तर काही तक्रार नाही नाही तर सज्जनगडला हिमालयाचा बोर्ड लावायचा आणि आम्ही तो सोडून गेलो असं जाहीर करायचं कोणाला आनंद आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही विचार करत गेलो तर उंची ती गाठायची आहे पण साधन कोणताही असू दे मार्ग कोणताही असू दे दिशाही कोणते कोण त्या उंचीमध्ये सवलत कोणालाही मिळत नाही एखादा मार्ग ठीक आहे एखादी बाजू चढायला सोयीस कराय गोष्ट खरी आहे दक्षिण बाजूची चढायला सोयीस कराय उत्तर बाजूने चढणं कठीण आहे मग दक्षिण बाजूने चढा पण उंची त्यात उंचीत कमी नाही होत हे पण लक्षात येत नाही तो कोणा भक्ती सोपी आणि ज्ञान कठीण योग महाकठीण ठरून रे, भक्ती सोपी का आम्ही आमच्या गावच्या टेकाडाला एव्हरेस्ट असे म्हंटले म्हणून अशा पद्धतीने आम्ही विचार करत गेलो तर आपल्याला कळत जेव्हा आपण असे शास्त्रात त्याच्याशी संयोग होतो म्हणजे त्याच्या स्वरूपाशी संयोग होतो किंवा त्याचं स्वरूप त्याला लाभते तो मुक्त होतो ज्या क्षणी त्याचं स्वरूप त्याला लाभत लाभत म्हणजे जेव्हा ब्रह्मरूप होतो त्या क्षणीच तो मुक्त होतो आणि कशातून मुक्त होतो पहिल्यांदा उपाधीत मुक्त होतो आणि सगळे जे गोष्टी आहेत संबंधित त्या उपाधीशी निगडीत आहेत जे काही आमचे विकार आहेत ते सगळेच्या सगळ्या उपाधीशी संबंधित आहेत आणि उपाधी वेगळी झाली की आपोआप त्याच्याबरोबर वर ते सगळे निघून जातात आणि बद्धतेचे जे कारण आहे उपाधी आता बंधन शब्दाचा दुसरा अर्थ उपाधी असा होतो उपाधी म्हणजे बंधन म्हणजे उपाधी मी बद्ध आहे कशाने बद्ध आहे उपाधीने बद्ध आहे असं स्पेसिफिकली कळतं आपल्याला मी बद्ध आहे असं म्हणतात पुष्कळजना मी बद्ध मी बद्ध आहे कशा नाही उपाधीने बद्ध आहे एकदा उपाधीचा निराश झाला की उपाधीमध्ये जी काही बंधनांचं आहे उपाधीमध्ये जी काही बंधनं आहेत ती सगळीच्या सगळी बंधनं उपाधीच्या निमित्ताने असलेली ती सगळीच्या सगळी निराश जातात म्हणून साधनामध्ये काय करायचं असतं देहाच्या निरासे पावेदे ठ्या ठाया मनाच्या किती देहांच्या निरासे चार देहांच्या निरासने या देहा ह्या कशा थाई पाविले पाहिजे पाविले कोणत्या थाया ब्रिया पाविजे जय जय आलेले त्यांना यातलं काही समजण्याची शक्यता नाही कारण संदर्भच आधीच काही माहीत नाही काय गौड मंगालय म्हणून आता तिलाच नाही कारण अशाच पद्धतीने आपलं हे चालू आहे अभ्यासाच असा चालू आहे तेच ब्रह्म ब्रह्म हिताचे पुच्छ प्रतिष्ठा आहे अशा शब्दात सांगितले आहे म्हणजे ब्रह्माला एक पुच्छ आहे आणि एक प्रतिष्ठा आहे पुच्छ म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे आधार अशा दोन गोष्टी जर ब्रह्मस्वरूपाला असतील तर ब्रह्माला अवयव येत असं सिद्ध होतं आणि अवयव आहेत असं सिद्ध झालं की ते संश असत अंश असतात अवयव अंश आहे आणि जे सांश असतं ते निरवंश नसतं जे निरवंश नसतं ते व्यापक नसत अशा पद्धतीने मग ते ब्रह्म जे असणं शक्य नाही मग काय असणं शक्य आहे या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो त्याच रांगेतला असला पाहिजे कोणत्या रांगेतला जे सकाळपासून रांग चाललेली आहे अन्नमय कोश मनोमय कोश प्राणमय कोश वगैरे त्याच रांगेतला असला पाहिजे अशी शंका त्याचं उत्तर आहे असे म्हणले तर ते आनंदमय ब्रह्म आहे असं ठरेल मग ब्रह्म पृच्छ प्रतिष्ठा रूपाने अवयव सुद्धा आहे असे ठरेल पुच्छा है अवयव है और ब्रह्मा अवयव ही सुधा है एक ब्रह्म अवयवरूप है और अवयवरूप है असवाव लगे परस्पर वृद्धि बोला या दोनों पैके एक ब्रह्मरूप मानल पाजे मैं का ब्रह्मरूप माना ज्यादा प्रत्यक्ष उल्लेख के ब्रह्म रूप माना ज्यादा प्रत्यक्ष उल्लेख के नहीं तो गरुण समझाए ब्रह्मरूप माना उदाहरण तो ब्रह्म है पुच्छ प्रतिष्ठा हो याक्यात ब्रह्म संगित मन योग्य है कारण त्रह्म शब्दा प्रत्यक्ष उपयोग है जिथे प्रत्यक्ष उपयोग केसतो तिथे अंदाज कर आवश्यकता नहीं संबंधी शोक है ब्रह्म हम है जो मानते हसत हो तो, तो, तो। ब्रह्मला जो सत मन तो, तो स्वतः हत है अर्थ आसा है कि ब्रह्मला जो हत मन तो ब्रह्मा उपासने में का होगा तो ब्रह्माशी एक तो ब्रह्म सत है तो ब्रह्मी उपासना ब्रह्मी एक ब्रह्मा प्रमाण सत हो त्याचं कारण आहे असत कसं असत असत शब्दाची व्याख्याच अशी जे मुळातच नाही खपुष्पाप्रमाणे जे मुळातच नाही त्याच्याशी एकरूप व्हायचं म्हणजे कसं व्हायचं एक मोठी समस्याच आहे जे मुळातच नाही त्याच्याशी एकूप होणार कसं काय एकरूप व्हायला काहीतरी हवं का, एक का नको ज्याच्याशी मला एकरूप व्हायचं ते काहीतरी हवं मग काय आहे ते ज्याच्याशी एकूप व्हायचं ते तर ते सतरूप आहे आणि सतरूप शब्दाचा अर्थ त्रिकाला बाधित असं सतनावाचं एक तत्व आहे आणि ते प्रकाशरूप मी आत्म जे सत्तास्फूर्ति प्रकाश अफूर्ति प्रकाशरूप थी है निर्णय करता तथे आनंदमया का हीच विचार न करता ब्रह्म अतित्यक है व नहीं अच्छे नहीं अट्ले ब्रह्म ही पुच्छोपतिष्ठा हो या वक्यात ब्रह्म प्रा मुख्या ने संगित है आता है तुम्हें ब्रह्म ही पुच्छोपतिष्ठा वक्यंत ब्रह्म जो मुख्य वृत्ति ने संगित आनंदमया पुच्छे अटले आता मुख्य वृत्ति गौणी वृत्ति ये दोनों दिवस अपने शब्द है शब्दाला धरून हा एक प्रश्न विचार है ब्रह्म उपतिष्ठा हो या वक्यात ब्रह्म जो मुख्य वृत्ति ने संगित आनंदमया पुच्छ है का संगित कारण मूल उपनिषदा मे संगता संगता ती पुांतिष्ठा कशा की है आनंदमया की है संगित मैं कशा से संगाए हवे होती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 श्री मुख, आता थोडंसं आपल्याला अंदाज येईल सुखाचं सुख म्हणजे काय आणि सुखाचं सुख, -सुख शब्दाचा अर्थ आहे की प्रत्येक सुखाचा उगम निश्चितपणे आत्मसुखापासूनच असतो आनंदमय ब्रह्मापासूनच असतो सुखाला स्वतंत्र अस्तित्व दाखचंय जिथे सुखाचा अनुभव येतो तो सुखाचा अनुभव आत्मस्वरूपाचाच असतो विषयाचा नसतो किंवा इंद्रियांचा सुद्धा नसतो इंद्रिय जड आहे आणि इंद्रिय जड असल्यामुळे त्यांना सुखाचा अनुभव येणं शक्य नाही मनही जवळ असल्यामुळे मनाला सुद्धा सुखाचा अनुभव येणार नाही समजा डोळ्याने एक सुंदर दृश्य पाहिलं सुंदर दृश्याचं सुख डोळ्याला होतं का आम्ही म्हणताना म्हणतो आमचे डोळे सुखावले आमची म्हणण्याची भाषा आहे डोळे सुखावले डोळे निवळून गेले अशा पद्धतीची भाषा आहे पण डोळे का निवतात त्याचं एक डोळे निवण्याचं मुख्य कारण आहे आनंदाचा आत अनुभव आल्यामुळे आणखी आनंदाची गरज नसल्यामुळे आनंदाचं जे ठिकाण आहे ते ठिकाण बघण्याची गरज रहत नहीं डोले भिटता स्पष्टीकरण है अतिशय सुंदर दृश्य पैल सुंदर दृश्य बगित परिणाम मन बुद्धिचित्त अहंकार निवृत्त मन बुद्धचित्त अहंकार निवृत्त आत्मानंदा अनुभव हो आत्मांदा अनुभव आला कि दृश्य बढ़ना की गरज रहें दृश्य बढ़ना की गरज न रुले डोले मिटत आता डोळे मिटल्याचं हे कारण आहे आता ज्या अर्थी डोळे मिटतात त्या अर्थी आनंद कुठे आहे मग आता चहा पिताना सुद्धा पहिला घोड घेताना डोळे आपोआप मिटून जात पहिला घोड घेताना आपोआप डोळे मिळतात जर दुसरा कोणाशी वाद चालू नसेल पेपर वाचणं चालू नसेल रेडिओ ऐकणं चालू नसेल टीव्ही बघणं चालू नसेल तर याचा अर्थ असा होतो की सुखाचा चहाचा घोड घेण्याचं सुद्धा भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये असत ते सुद्धा दर नीट सुखाने घेत नाहीत कारण सकाळी सहा वाजता सुद्धा चहा घेताना वाद होऊ शकतो कोणाबरोबर होणार सहा वाजता सकाळी सहा वाजता ते ठरलेलं आता कोणाबरोबर होणार सकाळी सहाला वादाला असतच कोण तिथे ठरल्यानेच पार्टनर्स वादाचे असतात ते आता याचा असा पेपर समोर चहा चालू आहे तर चहाचा अनुभव येतच नाही याचं कारण आहे की मन बुद्धी चित्त निवृत्त होत नाही तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामु की भ्रांताशी कामो विषयावर सांगून राम, राम।, राम। आनंदाच्या ना जो कधी विषय चिंतन त्या कसे समाधान सर्व संत एक मुखाने बरोबर सांगतात भाषेतला फरक आहे शब्दातला फरक आहे नाही तर कशात काही फरक नाही आपला विचार काय चाललाय ब्रह्मानंद हे सर्व लौकिक आनंदाचे मुख्य राहण्याचे ठिकाण आहे जेवढे जेवढे लौकिक आनंद आहेत म्हणजे विषयी आनंद आहेत ते सगळे जे सगळे आनंद या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतात बाहेर आनंद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आनंद सब्जेक्टिव्ह आहे का ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे वस्तुनिष्ठ आहे का व्यक्तिनिष्ठ आहे असा विचार केला तर एका एकाने ज्याला आनंद होतो त्याला दुसऱ्याने मुळीच आनंद होत नाही आता असा जर ठरला असेल तर मग आनंद व्यक्तिनिष्ठ का वस्तुनिष्ठ असं म्हटल्याबरोबर आता टीव्ही लावल्याबरोबर काही जण तिथे धावतात आणि काही जण तिथून ताबडतोब तिथून धावतात कुठून धावतात जिथे टी व्ही लावला असेल तिथून धावतात काही जण जिथे जे टी व्ही लावला असेल तिथे येतात आता दोघांच्या मध्ये हा फरक कपाडल्यामुळे टीव्हीमध्ये आनंद आहे का बघणाऱ्याच्या ठिकाणी आनंद आहे त्याचं लगेच करता की आनंद हा व्यक्तिनिष्ठ आहे वस्तुनिष्ठ नाही ह्याचाच अर्थ असा की आनंद जिथून आपल्याला मिळतो असा आपला वाटतो तिथे तो नक्की नाही मग कुठे आहे आत आहे सांदुनी राम आनंद घन जो आनंद घन राम सर्वांच्या हृदयात कायमच्या वस्तीला आलेल्या दो दोन वेळ एकत्र केल्यानंतर फार सुंदर अर्थ निघतो दोन ओवळ्यां मिळून समर्थांची होई आणि ज्ञानदेवांची होई दोन्ही एकत्र केल्या की पूर्ण अर्थ आपल्याला जो अभिप्रेता अपेक्षित आहे तो अर्थ त्यातून निघून या आनंदाच्या अंशावर सर्व जीव जगतात असे दुसऱ्या श्रुतीत म्हटले एका आनंदाच्या अंशावरच आता तुम्ही आम्ही जे जीवन जगतो आणि त्या जीवनात तुम्हाला मध्ये सुख मिळतं ते पूर्ण आनंद जो आहे त्या पूर्ण आनंदाचा एक फक्त अंश आहे म्हणजे याचा अर्थ असा हवा की आम्ही अत्यंत अल्पसंतुष्ट आहोत कशाच्या बाबतीत आनंदाच्या बाबतीत दुसऱ्या भाषेत असं बोलता येतं आपल्याला की एक जो तुकडा आमच्यासमोर आनंदाचा टाकलेला आहे तेवढ्या तुकड्यावरच आमचं जीवन चाललेलं आहे चांगलं ऐकायला बरं वाटत नाही तुकडा कोणासमोर टाकतात <laughs> शब्द वेगळा नाही आहे पण वेदांतशास्त्र नेमकं हेच आम्हाला सांगतं की आमच्यासमोर जो एक तुकडा टाकलेला आहे तेवढ्या तुकड्यावर आमचं शरीर सगळं जीवन आनंदाने चालतं आणि मूळ जी भाकरी आहे सगळी पूर्ण ती भाकरी आतमध्येच आहे पण आमच्या वाट्याला कधी येत नाही या आनंदाच्या अंशावर सर्व जीव जगतात असे दुसऱ्या स्थितीत म्हटलंय तसे आनंद म्हणजे आनंदमय म्हणजे ब्रह्म असे मानले तर त्याचे प्रिय वगैरे अवयव सांगितले असल्यामुळे त्याने सगळं ब्रह्म सूचित होतं हे तुम्हाला मान्य करावे लागेल कारण जिथे अवयव असतात तिथे काय असतं सगुणत्व जे ब्रम्म निरवय है प्रियमोद प्रमोद अग सी भाग सी आप अपुण ब्रह्म असर परंतु मन वाणी दाप्ति न होता मागे वर्त्मा जो आनंद अनुभवतो भाई य तो वाचा निवर्तनते अप्राप्य मन साहस कि मनवाचाती स्वरूप मन आप भक्ति के लिए तुकबाराया जोड़ी अपने समोर है तो वाचा वर्तन देनका आत्माुभ घेना जो क्षण क्या वाणी आन है दोनों माघारी फिरतारी फिरता ज्ञान होत नहीं ज्ञान होत नहीं आत्मस्वरूप ज्ञान मनाला वाणी का हो शक्य नहीं कारण दो जड़ है आचेतन है वाणी आचेतन है और मन सुधा आचेतन है वाणी जल अग्नितत्वा है और मन वायु तत्वाच है प्रपंच पंचीकरण सर वी फार बोला अंग तापा लगते है अखंड बोलता रहना वाणी बोलन बोलून बोलून सग अंगणी तत्व कशापासनल है अग्री पास बसवेगा बसवेल है फिर आप सोई सा बसवन गे शास्त्र या पक्षताल का अर्थ नाही मग बोलून बोलून अंग तापतो असंही म्हणतात म्हणजे ताप, ताप येईपर्यंत बोलतात असा <laughs> <तासा। laughs> दुसरा करत गेलो तर मन आणि वाणी मनाला ज्ञान होणं शक्य नाही कारण मन अग्नितत्वाचं आहे अग्नितत्व हे महाभूत आहे महाभूत महा जे जे असतं ते अचेतन असतं जे अचेतन असतं त्याला ज्ञान होण्याची नाही हे एकदा कशा या सगळ्या घड्या तयार पाहिजेत वाणीला होणार नाही मन वायुतत्वाचं आहे वायुतत्व पांची होती काय पांचभूतिक असल्यामुळे जे जे पांचभूतिक ते अचेतन जे जे अचेतन त्याला ज्ञान नाही मग येतो याच्या निवर्तन ते कुठपर्यंत वाणी भराभरा माघारी फिरते मनही माघारी फिरतं का माघारी फिरतं जड असतं त्याला अचेतनाचा अनुभव येणार नाही जड असतं ते अचेतनात लीन सुद्धा होणार नाही मग काय होतं त्यांचं प्रत्यक्षामध्ये त्यांचं काम बंद पडतं वाणी बोलायचं थांबते म्हणून संकल्प करायचं थांबतं फक्त अंतःक्रमातला चिडाभास आहे तो आत्मस्वरूपात जाऊन उडले नव्हतो ही प्रक्रिया जर लक्षा रही तो त्रह सग्या गोषी अगली सोपड़ी जाना और हे जो प्रक्रिया लक्षा रही नहीं तो जड़ और चेतन हयोग कसा होत जड़ चेतना में हरवन कस जड़ चेतनाकार कस होत हे उत्तर कभी नहीं जर एखा विधान के लग, मी ध्याना बसल माजी अंतक्रम वृत्ति आत्माकार होते अस विधान जर तपास बताल कि अंतक्रवृत्ति आत्माकार होने की शक्यता नहीं कारण अंतक्रम वृत्ति कश्य है अंतक्रवृती जड आहे आणि जे जड असतं ते चेतनाकार होण्याची शक्यताच नाही मग काय होत असलं पाहिजे ते अंतक्रवृत्तीतला जो क्षिताभास आहे जिथे सत्य आणि आंदोलती यांचं मिथुनीकरण झालेलं आहे सुरुवातीलाच शब्द आहे सत्यांद्रोती मिथुनी कृत्य ह्याचा अर्थ एक अपूर्व असा मिलाफ झालेला आहे सत्य आणि असत्य यांचा कशा असा या मंत्राचा उत्तरार्ध आहे निवर्तन ते आपण आणि अशा आनंदाचा जो अनुभव घेतो तो, तो आनंद मी आहे असा अनुभव ज्याला येतो त्याला कशाचाही भय ना राहत नाही आता मुख्य भय म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला हे उदारीतलं भय प्रत्यक्ष जीवन उभयरहित होणं हे रोग परिणाम आहे परिणाम लो एक उदारितला परिणाम आणि एक रोग परिणाम रोग परिणाम असा निर्भय जीवनाची प्राप्ती आणि उदारितला परिणाम संस्कृतीतून सुटका ज्याला संस्कृती शब्द आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि बनणं याला संस्कृती असं म्हणतात संस्कृती संस्कृती नव्हे संस्कृती आणि या संस्कृतीतून सुटका हा आनंदमयाचा अनुभव घेण्याचं एक दुसरं फळ आहे दोन फळ आहेत आपल्या पेशेबानी परंतु जो आनंद अनुभवतो त्याला कशाचाही भय नाही आणि यापुढे या संदर्भातील वाक्यात ब्रह्मवाणीने आणि मनाने जाणता येत नाही असे म्हटले असल्यामुळे निर्गुण ब्रह्मच सूचित झालेला आहे सगुण ब्रह्म सूचित नाही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 निर्भय <laughs> का येणं जेवण एक लक्षण है निर्भय आणि भयभीत असणं हे कोणाचं लक्षण आहे सर्व प्रापंचिकांचं रक्षण आहे भयभीत असणं हे सर्व प्रापंचिकांचं लक्षण आहे आणि आज मोठा प्रण आहे एका प्रकाशसाठी सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावा असं म्हणायला पाहिजे आनंद वगैरे तरी शांती वगैरे एक निर्भयता एवढं जरी मिळालं तरी सुद्धा पण तसं एकटं कधीच मिळत नाही नियम जिथे ब्रह्मज्ञान झालं तिथे निर्वायता आहे तिथे आनंद आहे तिथे शांती आहे पराशांती ज्याला म्हणतात शांती आहे हे सगळं त्याच्यामध्ये अनुसूच आहे एकाच एका ह्याच्यामध्ये एका आनंदाने असल्यामुळे निर्गुण ब्रह्म सूचित ब्रह्म वाणीने आणि मनाने जाणता येत नाही आहे निश्चय कायम तर निश्चय करून ठेवायला पाहिजे मी मनाने ब्रह्म जाऊ शकणार नाही मी वाणीने ब्रह्म जाऊन शकणार नाही म्हणून मायामात्मा प्रवचनेनं करतो तुम्ही कितीही बोलत राहिलात तरी आत्मज्ञान होणार नाही त्याचा अडका असतात ते सतत बोलत राहतात त्यांना आत्मज्ञान झालेलं तर आत्ता असा नियम नाही समजूत त्यांना काही हरकत नाही आणि मनाने स्वतः ते आत्मज्ञान होत नाही म्हणजे मी सतत त्यांचं मन न केलं मनाचं काम काय असेल मी मन न करेन आत्ता आपलं काय चाललंय म्हणून चाललंय ब्रह्मसूत्र हा मनान असाच उपनिषद आहे श्रवणाचा विषय आहे ब्रह्मसूत्र मदनाचा विषय आहे आणि भगवद्गीता निधी ध्यासनाचा विषय आहे अशी वाटणी आपण जर बरोबर करून घेतली तर आत्ता काय चाललंय आपलं मदन चाललंय अरे मदन शब्दाचा अर्थ साधक बाधक विचार ब्रह्मस्वरूपाचा अखेरचं जे काय आहे याचा अर्थात ब्रह्मस्वरूपाचं जे सत्य खरं स्वरूप आहे ब्रह्मस्वरूपा संबंधी जो अखेरचा आहे त्या अखेरच्या साधक आणि अखेरचा निर्णय मे अशा तऱ्हेचे जे सगळे विचार आहेत त्या साधक बाधक विचाराला मननाचं म्हणतात आणि आत्ता आपलं मनन चाललं नाही समजा अशी कल्मनात होऊया की असंच आपण इथे वर्षभर बसलो आणि ब्रह्मसूत्राचं मनन पूर्ण केलं तर केवळ ब्रह्मसूत्राचं मनन पूर्ण केल्याने आपल्याला ब्रह्मज्ञान होईल अशी शक्यता नाही कारण मनाचं मनन करणं मनाचं काम आहे केवळ मननाने ब्रह्मज्ञान होणार नाही आत्मा रेवा शोतव्य मंतव्य निले जास्त त्याच्या पुढे निधी नाही केला पाहिजे उद्या जायचंय म्हणून मी असं बोललो वर्षभर समजा आपण इथे बसलो समजा वर्षभर इथे बसलो किती जण टिकतील वर्षभर आनंदाने शुआय आनंदाने जवळजवळ भरलेला असा जर अर्थ केला तर त्याच्या दुःखाचे किंचित अस्तित्व आहे असं सहजच मान्य करावं भरलेला म्हणजे काय आपण सगळ्यांनी थोडा विचार केला होता त्याचाच अर्थ असा आहे की थोडस त्यात मार्जिन शिल्लक आहे मग ते मार्जिन कसलं असेल मार्जिन असणं शक्य आहे म्हणून आनंदमय शब्दाचा अर्थ आनंद रूप असाच होतो आणि आनंद रूप शब्दाचा अर्थ आनंदाने भरलेला आणि आनंदाने भरलेला म्हणजे काठोकाठ भरलेला आणि काठोकाठ भरलेला म्हणजे भरवून ओलांडलेला लवणलेला जरा म्हणतात तसा की जराही मार्जिन दुःखाला शिल्लक नाही आता किती दुःखाचा स्पर्श सुद्धा कारण आनंद शब्दाचा असाच अर्थ आहे की जिथे दुःखाच्या स्पर्शाला जागा नाही आनंद घन म्हणजे काय शत आहे सतघन शनंद घन असा जेव्हा तीन प्रयोग आहेत त्याचा अर्थ असा सतनी परिपूर्ण भरलेला प्रवेश करायला जरा सुद्धा भाव नाही आनंद घन शब्दाचा अर्थ आहे तिथे दुःखाला प्रवेश करायला येत किंचित सुद्धा भाव नाही त्याचा अर्थ जिथे दुःख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही त्याला आनंद असं म्हणतात आणि आनंद असल्यामुळे त्यामध्ये किंचित दुःखाला कुठेतरी वाव वा आहे असं म्हणण्याची अजिबात सोय नाही असा जर अर्थ केला तर तिथे दुःखाची किंचित अस्तित्व आहे असे सहज सुधी होते कारण जेथे ज्या पदार्थ बहुतांश अस्तित्व असते तेथे त्यावरून वेगळ्या पदार्थाचा थोडा तरी अंश असला पाहिजे हे कोणालाही करण्यासारखे आहे परंतु असे मानले असता मोठे असे जे ब्रह्म त्यामध्ये त्याहून निर्णय दुसरे काही नाही असे सांगणारी पुढील श्रुती खंडित होईल आता हे जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे जवळजवळ भरलेलं आहे तर जवळजवळ का नाही जवळजवळ बघायला तर पुढील असं श्रुती असं सांगते जे ते दुसरी काही पाहत नाही दुसरे काही ऐकत नाही दुसरे काही जाणत नाही ते मोठे होय ब्रम्ह शब्दाची विस्पत्ती जशी आहे बृहत बुसरं काही नाही तिथे दुसरं काही पाहत नाही दुसरं काही जाणत नाही का पाहत नाही जाणत नाही तर दुसरं काही नाहीच बघायला आणि जाणारा दुसरं काहीही नाही असं असल्यामुळे तिथे एका आनंदाशिवाय दुसऱ्या कशाला नहीं सतत सामना है सन्दोग्युवा प्रत्येक क्षेत्र में प्रियत् कल्पना ही वे आनंद जे प्रियव दुसर लाला प्रियत्व सब्जेक्टिव है कि ऑब्जेक्टिव कारण ब्रह्म जाने आनंद है ज्यादा श्रोती ब्रह्मला अंत नहीं अव पदार्थ भिन्न भिन्न आता प्रत्येक पदार्थाला अंत आतो जो आनंद भिन्नत्व संभवत मला एक ठिकाणी आनंद मिळतो दुसरा दुसऱ्या ठिकाणी आनंद मिळतो म्हणजे आनंदाच्या जागा किती झाल्या दोन जिथे दोन झाल्या तिथे एकत्व मूर्त आणि एकत्व जिथे ब्रह्मत्व सर्व व्यापी सर्व भूतांचा अंतरात्मा असा एक देव सर्व भूतांच्या मध्ये देव रूपाने राहिलेला आहे श्वेदा शतरातला प्रमाणे सर्व सर्व भूतांचा अंतरात्मा असा एक देव म्हणजे कोणता ब्रह्मा ब्रह्मा एक देव सर्व भूतांच्या मध्ये देव रूपाने राहिलेला आहे एक देव सर्वांच्या मध्ये देव रूपाने राहिलेला दे आहे म्हणजे प्रत्येक जीव कशाने व्यापून राहिलेला आहे ब्रह्मानेच व्यापून राहिलेला आहे ब्रह्माशिवाय काळात काही नाही आणि ते ज्ञानेश्वर माझा आपल्याला सांगतात या उपाधी गुप्त चैतन्य असे सर्व गट ते तत्वंग संत त्याचा अर्थात या उपाधीमध्ये सगळं भरून राहिलेला आहे तो देव भरून राहिलाय आणि देव भरून राहिल्या शब्दाचा अर्थ सदगण चितगण आनंद गण असं ब्रह्म भरून राहिलंय आणि त्या एका शिवाय या शरीरात दुसरं काही नाही एकच देव फक्त या शरीरात राहतो बोलता ब्रह्म म्हणा देव या शरीरात राहतो या शरीरात एकच देव राहतात एक तर जगदरूप शरीरामध्ये सुद्धा तर ईश्वराचा देहच आहे तो त्याला काय म्हटलं नाही विराट मग विराटात सुद्धा काय असतात देवराचा असता मग बाकीच्या काय सोड तुकाराम महाराजांनी वर्णन केले शेंद्रे हेंद्रे आणि पोळभरे अशा तुकाराम महाराजांचं देवाने वर्णन केले काही देव शेंद्रे असतात काही शेंद्रे असतात आणि काही पोळभरे असतात आता देवाना असं म्हणावं का तुकाराम महाराजांनी आता तेच म्हटल्यानंतर आम्हाला काय हे शेंदूर फासलेला रे पैसा केंद्रा म्हणजे दिसाला अत्यंत वेळा वाकडा क्रूप असलेला देव आणि पोडभरा म्हणजे आम्ही काहीतरी दिल्याशिवाय त्याचं काही चालत नाही त्याला तेल लागतं कोणाला आणखी काही लागतं कोणाला आणखी काही लागतं अशा देवांच्या सुद्धा काही काय फारमाई शकतात ज्याला लागतं त्याला तेल त्याला लि लागत अशा पद्धतीने आता हे का सांगायला लागतं एकच देव ब्रह्मरूप देव जर सर्वत्र भ्रम उरलेला असेल तर त्या देवाला कसलीही आवश्यकता नाही कोणती आवश्यकता नाही हे विचार चाललं तर ब्रह्मसूत्राच्या आवश्यकता जेव्हा आपण नारद भक्त सूत्र वाचू किंवा नारद भक्तिसूत्राचा अभ्यास करू त्यावेळेस त्याच्याशी निष्ठा ठेवू भागवताचा अभ्यास करू तेव्हा त्याच्याशी निष्ठा ठेवू म्हणजे ज्याच्याशी आपण आपला निष्ठा बदलताडतात कोरोनाच्या निष्ठा बदलण्यास वाक्याच्या निष्ठा नेहमी बदलतात बदलतात समोरचा विषय असेल त्यानुसार त्या निष्ठा बदल करा मग एकच देव शहरात जापून आहे एकच देव जगामध्ये दे सुद्धा जापून आहे कारण एकच देवाशिवाय दुसरं काहीही कुठेही नाही असा जो देव आहे तो शिवाय कृतीने आनंद मग या शब्दाचा फार वेळा उपयोग केलेला नाही केवळ आनंद हेच प्रतिपादित पुढे अनेक वेळा वापरला आहे तो रस आहे रसाचा लाभ झाला असता आनंद जोडू जर हा आकाश आनंद रूप नसता तर कोण श्वासोच्छा कधी कोण जगेल त्याचा असाच होता ती आनंदाची भीमा हो एक खणखण तरी आनंद आम्हाला मिळतो म्हणून जगण्याला काहीतरी आधार आहे तेवढा जो आनंद आम्हाला मिळत नसला नसता तर आम्हाला जगण्याची सुद्धा उर्बी शिल्लक राहिली नसते मग एका आनंदाच्या एका अंशावर समोर आम्ही सगळेजण जगतो हे जे वाक्य आहे ब्रह्मानंदाचा अनुभव घेणार कोणालाही फीत नाही आनंद ब्रह्म आहे असे जर आनंदमय अर्थी ब्रह्म असा शब्द निश्चित असता तर तो आनंदमय शब्दाचाच अर्थ आहे असं म्हणता आले असते आता पुढे जाऊया एकदम ज्या जा आनंदमय आत्म्याची प्राप्ती करून घेतो ज्या श्रुतीत मय हा प्रत्यय शेवटी आलेल्या आनंद या पदाचा प्रयोग केला खरे पण त्या आनंदमया शब्दाचा ब्रह्म अर्थ नाही कारण विकारमय व मिळवण्यासाठी म्हणून सांगितलेले जे अन्नमया जे आत्मे त्यांच्या साखळीत शब्द येतो आता हे कोणता विचार चाललेला आहे एकूण या सूत्राचा म्हणजे पूर्वपक्षाचा साराश असा आता एकदम चौऱ्याण्णव पृष्ठावरती आपण सारांशाकडे जाऊया ब्रह्म हे होय त्या वाक्यात ब्रह्म हे आनंदमयाचा अवयव अशा स्वरूपात सांगितलं आहे किंवा मुख्य वृत्तीने सांगितलंय तर त्याचा निर्णय असा पु शब्दावरून अवयवाच्या स्वरूपातच ब्रह्माचे वर्णन केलेलं आहे हे पूर्वमीमासा पूर्व मीमास नव्हे पूर्व पक्षाचं हे मत आहे आणि या पूर्वपक्षाचं खंडन करताना सूत्रकारांचे उत्तर आनंदमय असलेल्या वाक्यात मुख्य वृत्तीनेच ब्रह्माचं प्रतिपादन केलं आहे कारण तो शब्द पुन्हा पुन्हा आनंदमयोभ्यासात आनंदमय हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेल्या ज्या शब, अर्थी आहेत त्या अर्थी आनंद शब्द ब्रह्म शब्दाचा अर्थ काय असला पाहिजे किंवा आनंद शब्दाचा काय अर्थ असला पाहिजे ब्रह्म हाच अर्थ असला पाहिजे दुसरा कोणताही अर्थ संभवत नाही कारण तो असतच होतो कारण ब्रह्म शब्द वरच्यावर वापरला आहे कारण तो असतच होतो या निर्णायक म्हणतात केवळ ब्रह्म हा शब्द वापरला आहे विकारा अर्थ घर तो नहीं कारण प्राचुर्ये है विकार अवयरला अर्थ होच्छ अवय पद पूर्व पक्षा से है खंडनीकरण चलो है जैसा कि कारण प्राचुर्य आया अवयवसूचक शब्द वाक्यपरला प्रत्येक वाक्य समजावून घ्यायचं की नाही हा विचाराचा विषय आहे आणि प्रत्येक वाक्य समजावून घेतलं तर आपली गाडी पुढे जाणार नाही म्हणून गाडी पुढे तर गेली पाहिजे कारण आमदार आपल्याला येतो आणि आमदार असं सांगतो आपल्याला की या ठिकाणी पूर्व पक्षाचं जे म्हणणं आहे की आनंद मया हा जो शब्द आहे म्हणजे आनंद हा जो शब्द आहे तो सगोर ब्रह्मसूचक आहे निर्गुण ब्रह्मसूचक नाही तर मग सिद्धांत पक्षाने असं सांगितलं कि हा शब्द निर्गुण ब्रह्मवाचक आहे सगुण ब्रह्मवाचक नाही